वाल्मिकी रामायण अयोध्या महर्षी चकित झाले दृष्टीआड असलेले मुनिगण आणि त्या दोघा महाभाग्यवंत काकुत्स भावांची अशी प्रशंसा केली दोघेही राजपुत्र सज्जन आर्य धर्मज्ञ आणि धर्माचरणी आहेत त्यांचा उभय त्यांचा संवाद ऐकून त्यांच्यावरची आमची प्रीती दुणावते मग ते ऋषीगुण रावण्याचा सत्वर वध व्हावा या इच्छेने राजश्रेष्ठ भरताला एकमताने बोलले उत्तम कुळात जन्मलेल्या महाप्राज्ञा थोर वर्तनाच्या महायशवंत भरता पित्याला जर तू वाचू इच्छित असील तर तू रामाचे सांगणे मान्य कर या रामाने कायमचे पित्याच्या ऋणातून मुक्त राहावे अशी आमची इच्छा आहे कैकेच्या ऋणातून मुक्त झाल्यामुळेच दशरथ स्वर्गाला गेला असे बोलून महर्षी राजश्री आणि गंधर्व आपापल्या ठिकाणी गेले त्यांच्या बोलण्याने प्रसन्न होऊन शुभदर्शन असणारा राम शोभू लागला त्याच्या मुखावर आनंद पसरला त्याने त्या ऋषींचा सत्कार केला परंतु भरताचे मन उद्विग्न झाले तो हात जोडून जडवाणीने परत रामाला म्हणाला रामा कुलधर्माला धरून असलेला हा धर्म लक्षात घेऊन माझ्या मातीची कौशल्याची मागणी तू अंमलात आणावीस या अतिशय मोठ्या राज्याचे रक्षण करण्याची आणि या तुझ्यावर प्रेम करणाऱ्या नगरवासी आणि ग्रामवासी जनांचे मन सांभाळण्याची माझी एकट्याची हिम्मत नाही शेतकरी जशी पावसाची वाट पाहतात तशी हे ज्ञाती बांधव योधे, मित्र आपल्या आप अपतिष्ट तुझीच वाट पाहते महाप्राज्ञा हे राज्य हाती घेऊन स्थिर कर काकुत्सा लोकांचे पालन करण्याला तूच समर्थस असे बोलून भरत रामाच्या पायावर पडला आणि रामा असे मधुर बोलून त्याने त्याची गयावय केली त्या आपल्या सावळ्या कमलनेत्र असलेल्या भ्राताला अगदी आपल्या जवळ घेऊन स्वतः मत्त हंसासारखा मंजूळ स्वर असलेला राम त्याला म्हणाला लाडक्या ही राज करण्याची बुद्धी तुझ्यात उपजत आहे आणि शिकूनही आलेली आहे या साऱ्या पृथ्वीचे सुद्धा रक्षण तू उत्तम रीतीने करू शकतोस अमात्य सूर्जन बुद्धिमान मंत्री यांच्याशी सल्ला मसलत करून सर्व कामे मोठी असली तरी तू करून घे प्रभा चंद्राला सोडील हिमवान हिमाचा कदाचित त्याग करेल समुद्र आपली वेला कदाचित ओलांडेल पण मी पित्याची प्रतिज्ञा सोडणे शक्य नाही तुझ्या आईने बाळा आकांक्षा धरून किंवा राज्याचा लोक धरून तुझ्याकरता जे केले ते तू मनात ठेवू नकोस तिच्याशी तू आईसारखेच वर्तन ठेव असे राम सांगत असताच तेजाने आदित्या समान आणि पाहण्याला प्रतिपदेच्या चंद्रासारखा सुखकर असणारा भरत कौसल्या पुत्र रामाला म्हणाला आर्या या सोन्याने मढवलेल्या पादुका या पायात घाल याच सर्व लोकांचा योगक्षम तू योग्य रीतीने ठेवतील मग त्या नरश्रेष्ठाने त्या पायात घातल्या त्यातून पाय काढून घेतले आणि अत्यंत तेजस्वी महात्म्या भरताला त्या परत दिल्या त्या पाला चौदा वर्षे मी सुद्धा जटावरकले धारण करून आणि फळेमुळे चौदा वर्षे पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या दिवशी जर तुम्हाला दिसला नाहीस तर मी अग्नीत प्रवेश करेन आदरपूर्वक रामाने त्याला आलिंगन देऊन ठीक आहे असे वचन दिले शत्रुघ्नालाही आलिंगन देऊन तो त्याला म्हणाला काही काही मातेला सांभाळ बरे तिच्यावर राग करू नकोस रघुनंदना माझी आणि सीतेची तुला शपथ आहे असे म्हणून अश्रू भरलेल्या डोळ्याने त्याने भावाला निरोप दिला त्या उत्तम रीतीने शृंगारलेल्या चकचकीत असलेल्या पादुका आपल्याजवळ घेऊन धर्मज्ञ भरताने रामाला प्रदक्षिणा घातली आणि त्या श्रेष्ठ हत्तीच्या मस्तकावर ठेवल्या मग रामाने लोकांचा गुरुजनांचा मंत्र्यांचा आणि आमात्यगणांचा यथाक्रमाने सत्कार केला आणि स्वधर्माविषयी हिमालयाप्रमाणे अचल राहून त्याने त्यांना निरोप दिला मातांचे कंठ अश्रूंनी दाटून आले होते त्याला हाक मारणेही दुःखामुळे शक्य झाले नाही तर रामाने सर्व मातांना प्रणाम केला आणि रडत रडत त्याने आपल्या कुटीत प्रवेश केला अयोध्या कांडाचा एकशे बारावा सर्ग समाप्त